श्रीमद भागवत महापुराण स्कंध पाचवा अध्याय सव्वीसावा नरकांच्या निरनिराळ्या गतींचे वर्णन परीक्षिताने विचारले महर्षे लोकांना या ज्या उच्च नीच गती प्राप्त होतात त्यांच्यामध्ये इतका वेगळेपणा कसा श्री शुकाचार्य म्हणाले कर्म करणारे लोक सात्विक राजस आणि तामस असे तीन प्रकारचे असतात आणि त्यांच्या श्रद्धेमध्ये सुद्धा भेद असतो त्यामुळे त्यांच्या कर्मांच्या गती सुद्धा वेगवेगळ्या होतात आणि कमी अधिक प्रमाणात या सर्व गती सर्व कर्त्यांनाच प्राप्त होतात अशा प्रकारे निषिद्ध कर्मरूपा करणाऱ्यांनाही त्यांच्या श्रद्धा समान नसल्यामुळे समान फळ मिळत नाही म्हणून अनादि अविद्येमुळे कामनामनात धरून केलेल्या निषिद्ध कर्मांचा परिणाम म्हणून ज्या हजारो प्रकारच्या नारकीय गती आहेत त्यांचे विस्ताराने वर्णन करू परीक्षिताने विचारले भगवन आपण ज्यांचे वर्णन करू इच्छिता ते नरक या पृथ्वीवरचे काही विशेष देश आहेत की त्रैलोक्याच्या बाहेर आहेत की अंतराळी आहेत श्री शुक म्हणाले ते त्रैलोक्याच्या आतच आहेत तसेच दक्षिणेकडे पृथ्वीच्या खाली पाण्याच्या वर आहेत याच दिशेला अग्निशमात इत्यादी पितृगण राहतात ते अत्यंत एकाग्रतापूर्वक आपल्या वंशजांसाठी मंगलकामना करतात त्या नरलोकांमध्ये सूर्यपुत्र पितृराज भगवान यम आपल्या सेवकांसह राहतात आणि भगवंतांच्या आज्ञेचे उल्लंघन न करता आपल्या दूतानी तेथे आणलेल्या मृत त्यांच्या दुष्कर्मानुसार पापाचे फळ म्हणून दंड देतात राजा काही नरकांची संख्या एकवीस आहे असे म्हणतात आता आम्ही नामर रूप आणि लक्षणानुसार त्यांचे क्रमशः वर्णन करीत आहोत त्यांची नावे अशी <coughs> तामिस्त्र अंधतामिस्त्र रौरव महारौरव कुंभीपाक कालसूत्र अशीपत्रवन सुकरमुख अंधकूप कृमीभोजन संदंश तप्तसूर्मी व्रजकंटकशालमली वैतरणी पुयोध प्राणरोध विशसन लाला लालाभक्ष सारमे यादन अविची आयप्पान या खेरीज करदम, रक्षोगण भोजन शूलप्रोत अवट निरोधन, पर्यावर्तन और सूची मुख हे सात मिलन एकूण अट्ठावीस नरक निरनिरातना यातना की स्थाने हैं जो पुरुष दुसऱ्याचे धन संतान, किंवा स्त्रियांचे अपहरण करतो त्याला अत्यंत भयानक यमदूत कालपाशात बांधून बळजबरीने तामिस्त्र नगरात ढकलतात या अंधकारमय नगरात त्याला अन्न पाणी न देणे दंडुके मारणे भीती दाखवणे इत्यादी अनेक प्रकारच्या उपायांनी पीडा दिल्या जातात यामुळे अत्यंत दुःखी होऊन तो एकाएकी मूर्छित होतो याचप्रमाणे जो मनुष्य दुसऱ्याला फसवून त्याची स्त्री इत्यादींचा उपभोग घेतो तो अंधतामिस्त्र नरकात पडतो तेथील यातनांमध्ये सापडून मुळापासून उपटलेल्या झाडाप्रमाणे वेदनांमुळे त्याची शुद्ध हरपते आणि त्याला काहीच सुचत नाही म्हणून या नरकाला अंधतामिस्त्र असे म्हणतात या लोकांमध्ये जो पुरुष हे शरीर मी आहे आणि हे स्त्री धन इत्यादी माझेच आहेत असे समजून दुसरा प्राण्यांचा द्वेष करून नेहमी आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणातच व्यग्र असतो तो आपले शरीर सोडल्यानंतर आपण केलेल्या पापामुळे स्वतःच रौरव नरकात जाऊन पडतो या लोकात ज्याने ज्या जीवांना ज्या प्रकारे कष्ट दिले असतील परमलोकात यमनयातना भोगण्यासाठी वेळ आल्यावर ते जीव रुरु होऊन त्याला त्याच प्रकारचे कष्ट देतात म्हणून या नरकाचे नाव रौरव असे आहे रुरू हे सापापेक्षाही अधिक क्रूर स्वभावाच्या एक प्रकारच्या जीवाचे नाव आहे असाच महारौरव नरक आहे जो दुसऱ्या कोणाचीही परवा न करता केवळ आपल्या शरीराचेच पालन करतो तो या नरकात जातो कच्चे मांस खाणारे रुरू त्याला या मांसाच्या लोभाने फाडून खातात जो क्रूर माणूस या लोकी आपले पोट भरण्यासाठी जिवंत पशू किंवा पक्षी शिजवतो त्या हृदयशून्य राक्षसांपेक्षाही क्रूर माणसाला यमदूत कुंभी पाक नरकात घेऊन जाऊन उकळत ते माता पिता ब्राह्मण आणि वेद यांना विरोध करतो त्याला यमदूत कालसूत्र नरकात घेऊन जातात याचा घेर दहा हजार योजने आहे येथे जे तापलेले तांब्याचे मैदान आहे तेथे वरून सूर्य आणि खालून अग्नीच्या दहाने ते भयंकर तापलेले असते ते पोचले पापी जीव तहान जातो आणि त्याचे शरीर आतं बा जलू लगते बेचन हो कभी जोपतो कड़फड़ू लगत कहतो तो कधी इकड़े तिका अशा प्रकार पशु शरीरा मध्य जितके रोम आता तित हजार वर्ष पर दुर्गति होते जो पुरुष को प्रकार की आपत्ति आई नही आपल्या आपला वैदिक मार्ग सोडून अन्य नास्तिक धर्म स्वीकारतो त्याला यमदूत असिपत्र नरकात घेऊन जाऊन चापकाने मारतात जेव्हा मारापासून बचाव करण्यासाठी तो इकडे तिकडे धावू लागतो तेव्हा त्याच्या सर्व अंगांचे ताडा झाडाच्या तलवारीप्रमाणे दोन्ही बाजूला धार असणाऱ्या तीक्ष्ण धारेच्या पानांनी तुकडे तुकडे होऊ लागतात तेव्हा अत्यंत वेदना झाल्याने तो हाय हाय मी मे अशा प्रकारे ओरडत बेशुद्ध होऊन पदोपदी खाली पडू लागतो आपल्या धर्म सोडून नास्तिक मार्गाने जाण्याने त्याला अशा प्रकारे आपल्या कुकर्माचे फळ भोगावे लागते या लोकात जो पुरुष राजा किंवा राजाचा सेवक असून एखाद्या निरपराध मनुष्याला दंड देतो किंवा ब्राह्मणाला शरीर दंड देतो तो महापापी मेल्यानंतर सुकरमुख नरकात जाऊन पडतो तेथे जेव्हा महाबलवान यमदूत त्याचे अंग घुसळतात तेव्हा तो चरकात घातलेल्या उसाप्रमाणे चिरडला जातो तेव्हा तो, ते तो ज्याप्रमाणे या लोकी त्याने सतावलेले निरपारच पाणी रडत ओरडत होते त्याप्रमाणे कधी आर्तस्वराने ओरडतो आणि कधी मूर्छित पडतो जो मनुष्य या लोकी ढेकून इत्यादी जीवांची हिंसा करतो त्यांना पीड्या दिल्यामुळे तो अंधकूप नरकात जाऊन पडतो कारण स्वत इश्वरानेच दुसऱ्यांचे रक्त पिणे इत्यादी ही त्यांची उपजीविका बनवली आहे आणि त्यामुळे आपण दुसऱ्यांना कष्ट देतो याचे त्यांना ज्ञानही नसते परंतु मनुष्याची उपजीविका भगवंतानी विधिनिषेधपूर्वक बनवली आहे आणि दुसऱ्याला होणाऱ्या कष्टाचे त्याला ज्ञानही आहे तेथे ते पशु मृग पक्षी साप इत्यादी सरपटणारे प्राणी डास उवा ढेकून माशा इत्यादी त्याने त्रास दिलेला जीव त्याला सर्व बाजूनी चावतात त्यामुळे त्याची झोप आणि शांती भंग होते आणि सुरक्षित अन्य ठिकाणी न मिळाल्यामुळे सुद्धा तो बेचैन होऊन त्या घोर अंधकारात अशा प्रकारे भटकत राहतो की जसा रोगग्रस्त शरीरात जीव तडफड करतो जो मनुष्य या लोकी पंचयज्ञ केला खरीच तसे जे का मिलल दुसर को दिलाज स्वत खातो सामान मानले गो परलोकी कृमिभोजन नवाचार निकृष्ट नरकत पड़तो एक लाख योजने लंबरुंद अड़े कुंड है त्या ही किड़ा बनवे लगते जोपर्यंत अपने पायश्चित्त न घेना मनसा दुसर खाने दिखाखेरी हवन न करता खाने या दोषांचे चांगल्या तऱ्हेने विस्मरण होत नाही तो पर्यंत तो तिथेच पडल्या पडल्या कष्ट बघित राहतो तेथे किडे त्याला टोचे मारतात आणि हा किडे खातो हे राजा या लोक जी व्यक्ती चोरी किंवा बळजोबरी करून ब्राह्मणाच्या किंवा आपत्ती आलेली नसतानाही दुसऱ्या कोणाच्या सोन्याची किंवा रत्ने इत्यादींची चोरी करते तिला मेल्यानंतर यमधूत संदंश नावाच्या नरकात घेऊन जाऊन तापलेल्या लोखंडाच्या गोळ्याने डाग देतात आणि चिमट्यानी कातडी उपटतात या लोकी जर कोणी पुरुषाने संभोगास अयोग्य स्त्रीशी संभोग केला किंवा एखाद्या स्त्रीने संभोगास अयोग्य पुरुषाशी व्यभिचार केला तर यमदूत त्याला किंवा तिला तप्तसुर्मी नावाच्या नरकात घेऊन जाऊन सापकाने मारतात आणि पुरुषाला तापलेल्या लोखंडाच्या स्त्रीशी आणि स्त्रीला तापलेल्या लोखंडी पुरुषाशी आलं करवेतात। या लोकात जो पुरुष पशु इत्यादी सर्वांच्या बरोबर संभोग करतो त्याला मृत्यूनंतर यमदूत वज्रकंटक शालमली नरकात टाकतात आणि वज्राप्रमाणे कठीण काटे असणाऱ्या सावरीच्या झाडावर चढवून पुन्हा खाली ओढतात जे राजे किंवा राजसेवक या लोकी श्रेष्ठ कुळात जन्म नहीं। धर्म धर्ममर्यादेचे उल्लंघन करतात ते यामुळे मेल्यानंतर वैतरणी नदीत पडतात ही नदी नरकाचा खंजक समजली जाते तिच्यात मल मूत्र पू रक्त केस नखे हाडे चरबी मांस मज्जा इत्यादी गलिच्छ वस्तू भरलेल्या आहेत तिथे पडल्यानंतर त्यांना त्या पाण्यातील इकडते तिकडते जीव ओरबाडतात परंतु त्या मुले, शरीर सुटत नहीं पाप के प्राण शरीरा धारण करता दुर्गति फल समझ मनोमय कष्टी होता जे लोग पवित्र आचारियम त्याग करज्जेला तिरंजलि देवन या लोके शूद्र स्त्री संबंध खेवन पशूप्रमाणे आचरण करता ते सुद्धा मरणानंतर पू विष्ठा मूत कफ आणि मळाने भरलेल्या पुयोद नावाच्या नरकात पडून त्या अत्यंत घाणेरड्या वस्तूच खातात या लोकी जे ब्राह्मणादी उच्च वर्णाचे लोक कुत्री किंवा गाढवे पाळतात आणि शिकार करतात त्याचप्रमाणे शास्त्राला सोडून पशूंचा वध करतात ते मेल्यानंतर प्राणरोध नरकात टाकले जातात आणि जमदूत तेथे त्यांना बाणांनी घायाळ करतात जे नास्तिक लोक डोंगीपणाने केलेल्या यज्ञात पशूंचा वध करतात त्यांना परलोकी वैशस नरकात टाकून तेथील अधिकारी अत्यंत त्रास देऊन त्यांना सोडतात जो द्विज कामातूर होऊन आपल्या सवर्ण भार्येला वीर्यपात करवितो त्या पाप्याला मेल्यानंतर यमदूत वीर्याच्या नदीत म्हणजे लालभक्ष नावाच्या नरकात टाकून वीर्यपासतात जे कोणी चोर राजे आणि राजसेवक या लोकी एखाद्याला एखाद्याच्या घराला आग लावतात कोणाला विष देतात किंवा खेडी अथवा व्यापाऱ्यांच्या टोळीला लुटतात त्यांना मेल्यानंतर सारमेयादन नावाच्या नरकात वज्रासारख्या दाढा असणारे सातशे वीर यमदूत कुत्री बनवून त्यांचा कडकडून चावा घेऊ लागतात या लोकी जो पुरुष कोणासाठी साक्ष देताना व्यापारात किंवा दान देते वेळी कोणत्याही प्रकारे खोटे बोलतो तो मृत्यूनंतर आधार शून्य अविछिमान नरकात जाऊन पडतो तेथे त्याला शंभर योजने उंच पहाडाच्या शिखरावरून खाली डोके करून फेकले जाते त्या नरकातील दगडीत सजमीन पाण्यासारखी दिसते म्हणून त्याचे नाव अविछिमान असे आहे तेथून टाकून दिल्याने त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन सुद्धा प्राण जात नाहीत म्हणून त्याला वारंवार वर आणून पुन्हा खाली फेकले जाते जो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा व्रत करीत असलेल्या कोणीही अथवा त्याच्या पत्न्यात चुकूनही जर मद्यपान करतील तर त्याला यमदूत अय्यप्पान नावाच्या नरकात घेऊन जातात आणि त्याच्या छातीवर पाय ठेवून त्याच्या तोंडात उकळता लोखंडी रस घालतात या लोकात जो पुरुष कनिष्ठ श्रेणीचा असूनही स्वतःला मोठा समजून जन्म तप विद्या आचार वर्ण किंवा आश्रम या बाबतीत आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा आदर करीत नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे मृत्यूनंतर त्याला क्षारकरदम नावाच्या नरकात खाली डोके करून टाकले जाते आणि तेथे त्याला अत्यंत कष्ट भोगावे लागतात जे पुरुष या लोकी नरबळी देऊन भैरव यक्ष राक्षस इत्यादींची पूजा करतात आणि ज्या स्त्रिया या नरबळीचे मांस खातात त्यांना पशुप्रमाणे मारले गेलेले पुरुष यमलोकात राक्षस होऊन निरनिराळ्या यातना देतात आणि रक्षोगण भोजन नावाचा नरकामध्ये कसायांच्याप्रमाणे कुऱ्हाडीने तोडून त्यांचे रक्त पितात तसेच ज्याप्रमाणे ते मांस खाणारे पुरुष या लोकी त्यांचे मांस खाऊन आनंदित होत त्याचप्रमाणे हे सुद्धा त्यांचे रक्तपान, करी, रक्तपान करीत रक्तपातपान करीत आनंदित होऊन नाचू लागतात या लोकी जे लोक जंगलातील किंवा गावातील जगू इच्छणाऱ्या जीवांना निरनिराळ्या उपायांनी फूस लावून आपल्याजवळ बोलावतात आणि पुन्हा त्यांना काट्यांनी टोचून किंवा दोरीने बांधून त्यांचा खेळ करीत निरनिराळ्या प्रकारे त्यांना त्रास देतात त्यांना सुद्धा मेल्यानंतर यमयात्रांच्या वेळी शूलप्रोत नावाच्या नरकात शूळांनी टोचले जाते त्यावेळी जेव्हा ते तहान भुकेने व्याकुळ होतात आणि कंक वटवाघूळ वगैरे पक्षी तीक्ष्ण तोंडाने त्यांना टोचू लागतात तेव्हा आपण केलेली सर्व त्यांना आठवतात राजा या लोकी जे सर्पाप्रमाणे उग्र स्वभावाचे पुरुष दुसऱ्या जीवांना पीडा देतात ते मेल्यानंतर दंदशूक नावाच्या नरकात जाऊन पडतात तेथे पाच पाच सात सात तोंडे असणारे सर्प त्यांच्याजवळ येऊन त्यांना उंदराप्रमाणे गिळतात ज्या व्यक्ती येथे दुसऱ्या प्राण्यांना अंधाऱ्या खडक्यात कोठीत किंवा गुहेत टाकतात त्यांना परलोकामध्ये यमदूत तशाच ठिकाणी टाकून विषारी आगीच्या धुरात घुसमट म्हणून या नरकाला आवटनिरोधन असे म्हणतात जो ग्रस्त आपल्या घरी आलेल्या अतिथी अभ्यासगताकडे वारंवार रागित नजरेने असे बघतो की जणू आता त्याचे भस्म करून टाकील तो जेव्हा नरकात जातो तेव्हा त्याच्या पापदृष्टीचे डोळे गिधाडे कंक कावळे होले इत्यादी वज्रासारख्या कठोर चोचीचे पक्षी बळजोबरीने काढून घेतात या नरकाला पर्यावर्तन म्हणतात या लोकी जो ग्रस्त स्वतःला मोठा धनवान समजून अभिमानाने सर्वांकडे वाकड्या नजरेने पाहतो आणि सर्वांवर संशय घेतो धनाचा खर्च व नाश होईल या चिंतेने तोंड जाते। तसे ही न करता जो यक्षा रक, फक्त रक्षण करतो तसेच पैसा मिळवणे वाढवणे आणि साठवून ठेवणे यासाठी जो निरनिराळी पापे करतो तो नराधन मेल्यानंतर सूचीमुख नरकात जाऊन पडतो तेथे अर्थपिशाच पापा सारे अंग यम राजे दूत शिंप्याप्रमाने सुईधाग्या शिवत यमलोक अशा प्रकारे शेकड़ो हजारों नरक है जे उल्लेख है और ज्यादी का ही संगित नहीं क्या सर्वे सगले अधर्मी जीव आप कर्मानुसार पी पाने जे धर्मे स्वर्ग इत्यादि लोक ज अशा प्रकारे नरक आणि स्वर्गातील भोगाने जेव्हा त्यांची अधिकांश पापे आणि पुण्य क्षीण होतात तेव्हा शिल्लक राहिलेल्या रूप रूपकर्मांना घेऊन हे जीव पुन्हा जन्म घेण्यासाठी इहलोकी परत येतात धर्म आणि अधर्म या दोघांपेक्षा निराळा असा जो निवृत्ती मार्ग आहे त्याचे आधीच वर्णन केले आहे पुराणात ज्या चौदा भुवनांच्या रूपाने वर्णन केले गेले आहे तो ब्रह्मांडकोश एवढाच आहे साक्षात परमपुरुष श्री नारायणांचे हे आपले मायेच्या गुणाने युक्त अत्यंत स्थूल स्वरूप आहे याचे वर्णन मी तुला ऐकवले परमात्मा भगवंतांचे निर्गुण स्वरूप जरी मन बुद्धीच्या आवाघ्याच्या पलीकडचे आहे तरी सुद्धा जो पुरुष या स्थूल रूपाचे वर्णन आदरपूर्वक वाचील ऐकेल किंवा दुसऱ्याला ऐकवील त्याची बुद्धी श्रद्धा आणि भक्तीमुळे शुद्ध होते <coughs> तो त्या सूक्ष्म रूपाचा सुद्धा अनुभव घेऊ शकतो संन्यासा भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म करून अगोदर स्थूल रूपात चित्त स्थिर करावे नंतर हळूहळू तेथून काढून घेऊन त्याला सूक्ष्म रूपात लावावे परीक्षिता मी पृथ्वी तिच्या अंतर्गत द्वीपे वर्षे नद्या पर्वत आकाश समुद्र पाताळ दिशा नरक ज्योतिर्गण आणि लोकांच्या स्थितीचे वर्णन करून सांगितले हेच भगवंतांचे अतिशय अद्भुतस्थूलरूप आहे हेच सर्व जीवसमुदायाचे आश्रयस्थान आहे श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्यामष्टादशसहस्रायां पारभंश्या संहिता पंचमस्के नरकानुवर्णनं नाम षड्विशोध्याय श्रीकृष्णापणमस्तू हर ये नरकांचे वर्णन ऐकल्यानंतर कानाला पवित्राशा भगवंतांचे नाम ऐकावे या संकेतनुसार दोन तीन श्लोक बघू स्तेन सुरापो मित्रध्रुर्ब्रह्म गुरुतल्पग स्त्रीराज पितृगोहंता यज पातकिनो परेषामप्यघवतादमेव सुनिष्कृत नामव्याहरण विष्णो येत असत विषयामतीही चोर मद्यपी मित्रद्रोही ब्रह्मघाती गुरुपत्नी समागमी स्त्री राजा पिता आणि गाईला मारणारा तसेच यासारखे दुसरे जे जे पापी असतील त्या सर्वांसाठी हेच सगळ्यात मोठे प्रायश्चित आहे की त्यांनी भगवंतांच्या नावाचा उच्चार करणे कारण मनुष्याची बुद्धी भगवंतांशी जोडलेली असते माणोहरेम गुरुन पुत्रोपचारित अजा मिलोप्यगाध्या पुनः श्रद्धया गृणन अजामिळासारख्या पापी माणसाने मृत्युसमयी पुत्राच्या निमित्ताने भगवंतांच्या नावाचा उच्चार केला त्याला सुद्धा वैकुंठाची प्राप्ती झाली तर मग जे लोक श्रद्धेने भगवंतांच्या नावाचा उच्चार करतात त्यांच्याविषयी काय सांगावे रामकृष्ण हरी हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय